अध्याय नववा ब्रम्हदेवाचे भगवत धाम दर्शन आणि त्यांना भगवंतांच्या द्वारा चतुश्लोकी भागवताचा उपदेश श्रीशुक म्हणाले परीक्षिता जसे स्वप्नात पाहिलेल्या पदार्थाशी पाहणाऱ्याचा संबंध नसतो तसेच देहाहून वेगळ्या अशा ज्ञानस्वरूप आत्म्याचा स्वतःच्या मायेखेरीज दृश्य पदार्थांबरोबर काहीही संबंध नसतो विविध रूपे धारण केलेल्या मायेच्या कारणाने तो पुरुषही विविध रूपांचा भासात रममाण होतो तेव्हा हा मी आहे आणि हे माझे आहे असे म्हणू लागतो परंतु जेव्हा काल आणि माया या दोन्हीच्या पलीकडे जाऊन आपल्या अनंत स्वरूपात मोहरहित होऊन रममाण होतो तेव्हा मी माझे हा भाव सोडून तो पूर्ण उदासीन होतो ब्रह्मदेवाच्या निष्कपट तपस्येने प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला आपल्या रूपाचे दर्शन करण्यासाठी उपदेश केला तोच मी आता तुला सांगतो तिन्ही लोकांचे परमगुरू आदिदेव ब्रम्हदेव आपल्या जन्मस्थानी कमळावर बसून सृष्टी रचना करण्याच्या इच्छेने विचार करू लागले परंतु ज्या ज्ञानदृष्टीने सृष्टी निर्मिती खात्रीने होऊ शकेल ती दृष्टी त्यांना प्राप्त झाली नाही हे राजा एक दिवस ते प्रभु असा विचार करीत बसले असता प्रलय काळच्या समुद्रात त्यांनी व्यंजनातील सोळावे आणि एकविसावे अक्षर त आणि पकारे दोन वेळेला ऐकले महात्मे लोक या तपालाच अधनांचे धन मानतात हे ऐकून ब्रह्मदेवानी हे शब्द उच्चारणाऱ्या पाहण्याच्या इच्छेने चारही दिशा पाहिले पण तिथे दुसरे कोणीच दिसले नाही ते आपल्या कमळावर बसले आणि मला तप करण्याची जणू आज झाली आहे असा निश्चय करून आणि त्यातच आपले हित आहे असे समजून त्यांनी मनाने तपाला प्रारंभ केला ब्रह्मदेव तपस्वी लोकांमध्ये सर्वात मोठे तपस्वी आहेत त्यांचे ज्ञान अमोघ आहे त्यांनी त्यावेळी दिव्य एक हजार वर्षांपर्यंत एका सर्व लोकांना प्रकाशित करण्यास समर्थ झाले त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवंतांनी त्यांना जो सर्वात श्रेष्ठ आहे आणि ज्याच्या पलीकडे दुसरा लोक नाही असा आपला वैकुंठ लोक दाखविला त्या लोकात कोणत्याही प्रकारचे क्लेश मोह आणि आत्मगुण आणि यांनी मिश्राचा सत्वगुण पण नाही तिथे, ना तिथे काळाचा प्रभाव चालत नाही कि माया पाय ठेवू शकत नाही तिथे इतरांची काय कथा तिथे देव दानवांनी पूजलेले भगवंतांचे पार्श्वद राहतात त्या पार्षदांचे उज्वल श्यामवर्ण शरीर आहे कमळाप्रमाणे नेत्र आहेत ते पितांबर हात आहेत ते, ते स्वतः अत्यंत तेजस्वी असून रत्नदडी सुवर्णाची प्रभायुक्त आभूषणे ही ते धारण करतात त्यांचे रूप प्रवाळ वैडूर्य आणि कमळाच्या उज्ज्वल तंतूंसारखे आहे त्यांच्या कानात कुंडले मस्तकांवर मुगुट आणि गळ्यात माळा शोभून दिसत आहेत जसे आकाश चमकणाऱ्या विजेप्रमाणे असणाऱ्या दिसते तसाच तो लोक सुंदर स्त्रियांप्रमाणे कांती असणाऱ्या दिव्य तेजोमय महात्म्यांच्या विमानाने सर्वत्र सुशोभित झालेला असतो त्या वैकुंठ लोकात लक्ष्मी सुंदर रूप धारण करून आपल्या अनेक विभूतीद्वारा भगवंतांच्या चरण अनेक प्रकार से कभी कभी जोपाड़ ब प्रियतम भगवंता गायन करू लगते लक्ष्मी ऐसी गुणगान करू लगता ब्रम्हदेवान पे दिव्य लोकत सर्व भक्त रक्षण करते लक्ष्मी ऐसी पति यज्ञपति तसे विश्वपति भगवंत विराजमान आणि सुनंद नंद प्रबल अर्हण इत्यादी मुख्य मुख्य गण त्या प्रभूंची सेवा करीत आहेत प्रभूंचे मुखकमल प्रसन्न हास्य आणि लालसर नेत्रानी युक्त आहे दृष्टी मोहक आणि मधुर आहे भक्तांवर कृपा करण्यासाठी ते उत्सुक आहेत त्यांच्या मस्तकावर मुकुट आणि कानात कुंडले आहेत त्यांनी पितांवर परिधान केलेला आहे ते चतुर्भुज असून त्यांच्या वक्षस्थळावर लक्ष्मी विराजमान आहे ते एका सर्वोत्तम आणि मौल्यवान आसनावर बसलेले आहेत शब्दाभूत या पंचवीस शक्ती मूर्त स्वरूपात त्यांच्या चारी बाजूनी उभ्या आहेत समग्र ऐश्वर धर्म कीर्ती संपत्ती ज्ञान आणि वैराग्य या इतरत्र नसणाऱ्या सहा ऐश्वर्यानी ते युक्त आहेत ते सर्वेश्वर प्रेमभराने डोळ्यातून अश्रू वाहू लागले परमहोसांच्या निवृत्ती मार्गाने जे प्राप्त होतात त्या चरणांना ब्रह्मदेवाने नमस्कार केला आपल्या आज्ञेला पात्र असणाऱ्या प्रिय ब्रह्मदेवाला सृष्टीनिर्मितीसाठी आलेला पाहून भगवंत अतिशय प्रसन्न झाले त्यांनी ब्रह्मदेवाचा हात आपल्या हातात घेतला आणि मंद हास्युक्त मधुरवाणीने ते म्हणाले ब्रह्मदेवा तुझ्या हृदयात सर्व वेदांचे ज्ञान आहेच तू सृष्टीरचनेच्या इच्छेने चिरकाल तपस्या करून मला चांगल्या प्रकारे संतुष्ट केले आहेस मनात प्रापंचिक बुद्धी ठेवून योग साधन करणारे मला कधीच प्रसन्न करू शकत नाहीत तुझे कल्याण असो तुझी इच्छा असेल तो वर माझ्याकडे माग वर देण्यास मी समर्थ आहे जीवांच्या सर्व कल्याणकारी साधनांचे पर्यवसन माझे दर्शन हेच आहे तू एकांतात माझी वाणी ऐकून एवढी घोर तपश्चर्या केलीस म्हणूनच माझ्या इच्छेनेच तुला माझ्या लोकांचे दर्शन झाले सृष्टी रचनेविषयी किंक कर्तव्य मूळ झालेल्या तुला तप करण्याची मी आज्ञा केली कारण हे निष्पाप ब्रेवा तप हे माझे हृदय आहे आणि मी स्वतः तपाचा आत्मा आहे मी तपानेच या सृष्टीची उत्पत्ती करतो तपानेच तिचे धारण पोषण करतो आणि पुन्हा तपानेच या सृष्टीला विलीन करतो तप ही माझी एक श्रेष्ठ शक्ती आहे ब्रह्मदेव म्हणाले भगवन आपण सर्व प्राण्यांच्या अंतकरणात साक्षी रूपाने विराजमान असता आपण आपल्या अप्रतिहत ज्ञानाने माझी इच्छा जाणता हे नाथ रूप रहित अशा आपल्या सगुण आणि निर्गुण अशा दोन्हीही रूपांना मी जाणू शकेन ही या याचकाची इच्छा आपण पूर्ण करा आपण मायेचे स्वामी आहात आपण केलेला संकल्प कधी व्यर्थ जात नाही जसा कोळी आपल्या तोंडातून धागा काढून तो विणून त्यात क्रीडा करतो आणि पुन्हा तो धागा आपल्यातून घेतो त्याप्रमाणे आपन मायेचा आश्रय घेऊन या विविध शक्ती संपन्न अशा जगताची उत्पत्ती पालन आणि संहार करण्यासाठी आपण स्वतःच अनेक रुपे घेता आणि क्रीडा करता हे आपण कसे करता त्याचे मर्म मी जाणू शकेन असे ज्ञान आपण मला द्या आपण माझ्यावर अशी कृपा करा की मी तत्परतेने आपल्या आज्ञेचे पालन करू शकेन आणि सृष्टीची रचना करते वेळी माझ्या करते अभिमानाने बांधला जाणार नाही प्रभू आपण एखाद्या मित्रासारखा माझा मित्र म्हणून स्वीकार केला आहे म्हणून मी जेव्हा सृष्टी रचना करण्याच्या रूपाने आपली सेवा करू लागेन आणि सावधानतेने पूर्व पूर्वसृष्टीच्या गुणकर्मानुसार जीवांचे विभाजन करू लागेल तेव्हा स्वतःला जन्मकर्मापासून स्वतंत्र मांडण्याचा अभिमान मला होऊ नये श्री भगवान म्हणाले अनुभव भक्ती आणि साधनानी युक्त असे अत्यंत गोपनीय ज्ञान मी तुला सांगतो ते तू ग्रहण कर माझ जेवढा विस्तार आहे माझे जे लक्षण आहे माझी जितकी आणि जशी रूपे गुण आणि लीला आहेत त्यांच्या तत्वांचा तू माझ्या कृपेने योग्य अनुभव घे सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो माझ्या व्यतिरिक्त सूक्ष्म किंवा या दोन्हीचे कारण अज्ञान तेही नव्हते या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होत आहे तेही मीच आहे तसेच प्रलयानंतर जे काही शिल्लक राहील तेही मीच असेल ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही दृष्टी दोषाने नक्षत्रात राहू असून तो दिसत नाही त्याप्रमाणे आत्मा असून त्याची प्रतिती येत नाही ती माझी माया समज प्राण्यांच्या पंच महाभूत रचित लहान मोठ्या शरीरात आकाश आदी पंचमहाभूते ती शरीरे त्यांचे कार्य असल्याने त्यांच्यात प्रवेश करतात असे वाटते पण सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी कारण रुपाने प्रवेश करीतही नाही हे जसे तसेच त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला आहे असे वाटते पण आत्मदृष्टीने पाहता माझा व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्याने त्यांच्यामध्ये माझा प्रवेश झालेलाही नाही जे सर्व ठिकाणी असते तेच आत्मत्र होय हेच तत्व माणसाने आनन्वय व्यतिरिकाने जाणावे ब्रह्मदेवा तू अविचल समाधीने या सिद्धांतावर पूर्ण निष्ठा ठेव यामुळे कोणत्याही कल्पामध्ये तुला कधीही मोह होणार नाही श्रीशुख म्हणाले लोकपितामहे उपदेश करून ज्यांना जन्म नाही अशा भगवंतांनी रूप अदृश्य केले सर्वभूत स्वरूप ब्रह्मदेवाने भगवंतांनी आपले इंद्रियांना दिसणारे स्वरूप अदृश्य केल्याचे पाहिले तेव्हा त्याने हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि पहिल्या कल्पांप्रमाणे या विश्वाची रचना केली धर्मपती प्रजापती ब्रह्मदेवाने एकदा कल्याण व्हावे हा आपला स्वार्थ पूर्ण करण्याच्या हेतूनेवक यम आणि नियमांचे आचरण करण्यास सुरुवात केली त्यावेळी ब्रम्हदेवाच्या पुत्रांपैकी सर्वात अधिक प्रिय परमभक्त अशा देवर्षी नारदांनी मायापती भगवंतांच्या मायेचे तत्व जाणण्याच्या इच्छेने संयम विनय आणि सौम्यता धारण करून ब्रह्मदेवाची सेवा केली आणि आपल्या सेवेने प्रसन्न आहेत असे पाहून देवर्षी नारदानी तू मला विचारलेला प्रश्न विचारला त्याचा प्रश्न ऐकून ब्रम्हदेव आणखीनच प्रसन्न झाले मग त्यांनी हे दहा लक्षणाने युक्त असे भगवंतांनी सांगितलेले भागवत पुराण आपला पुत्र नारद याला सांगितले परीक्षिता ज्यावेळी व्यास सरस्वतीच्या तीरावर बसून परमात्म्याच्या धानात मग्न झाले होते त्यावेळी देवर्षी नारदांनी हेच भागवत त्यांना सांगितले होते विराट पुरुषापासून या जगाची उत्पत्ती कशी झाली हा आणि दुसरे बरेचसे जे प्रश्न तू मला विचारलेस त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी अध्याय नव्वा समाप्त